अध्याय तीनशे बासष्टावा पुंचवृत्युपाख्यान ब्राह्मण म्हणाला तू आपल्या पाळीप्रमाणे सूर्याचा एकचाकी रथ ओढाव्यात जातोस तेव्हा तेथे जर आश्चर्यकारक असे काही पाहिले असतील तर मला सांग नाग म्हणाला ज्यापासून त्रैलोक्याला मान्य अशा सर्वही भूतांची प्रवृत्ती होते तो भगवान रवी म्हणजे असंख्य चमत्कारांचे आश्रयस्थानच होय पक्षीगण जसे वृक्षशाखातून बसतात तसे सिद्धी पावलेले मुनिगण आपल्या देवतांसह या सूर्याच्या सहस्रावधी किरणांचा आश्रय करून राहतात एडा समर्थ वायू पण तो देखील या सूर्यकिरणांचाच आश्रय करून नसतो व सूर्यापासून प्रथम निघून सर्व आकाशभर पसरतो तेव्हा याहून दुसरे मोठे आश्चर्यते कोणते सांगावे हे विप्रशे प्रजांसे कल्याणार्थ यू से याच आपले किरण विभाग करो सूर्य वर्षाका जल निर्माण करते नवलते परमदीप्ति जो महत्मा अंतरयामी हा देखी सूर्यमंडल लोक देखरेख करो या दुसरा चमत्कार तो क्या संगावा शुक्र या नावा प्रसिद्ध अकाशा एक नीलवर्ण मेघ है तो या सूर्याचाच एक अंश असून तोच वर्षाकाळी पाणी पाडित असतो यापेक्षा आणखी नवल ते काय पाहिजे हा सूर्य आठ महिनेपर्यंत जे जल आपले पवित्र किरणांनी पृथ्वीपासून शोषून घेतो तेच वर्षाकाल येतात पर्जन्य रूपाने पृथ्वीला परत करतो या आपलीकडे कौतुक काय सांगावे सर्वव्यापी जो आत्मा आत्मा म्हणून गाजतो आहे त्याचे स्वतःचे वास्तव्य देखील या सूर्याच्याच विशिष्ट तेजात आहे याहून आश्चर्यते ते कोणते या, या स्थावरजंगमात्मक पृथ्वीला बीज धारण सूर्यापासूनच होते व या पृथ्वीचे धारणही हाच करतो हे विप्र आद्यंतरहित जो महाबाहू सनातन देव पुरुषोत्तम त्याची वस्ती देखील या आदित्याचेच ठिकाणी आहे याहून चमत्कार तो कोणता वर्णावा परंतु या सर्व आश्चर्याहून अधिक आश्चर्यकारक अशी एक गोष्ट मी सूर्यासन्निध असता निरभराशा आकाशात जी पाहिली ती सांगतो ऐन पूर्वी एक वेळी ऐन मध्यानाचे समय भास्कर हा जगताला तापवून सोडित असता दुसरा कोणी सूर्य उगवल्यासारखा प्रकाश चहोकडे झळकू लागला त्याने आपले प्रकाशाने सर्व लोकास दिपून टाकून जणू काय गगनतल दुभंग करून तो आदित्याचे सन्मुख येऊन ठेपला नुकतीच आहुती मिळाल्याने अधिकच चेतलेल्या अग्नीप्रमाणे तो आपल्या तेजकिरणाने गुरफटून गेला असल्यामुळे त्याचे रूपाकडे दृष्टीही करवत नव्हती फार काय सांगावे तो दुसरा भास्करच म्हणा असा तो पुरुष सन्निधी सूर्याने आपले दोन्ही हात त्याला घेण्याकरता पुढे केले व त्यानेही सूर्याचा परत आदर करण्याचे बुद्धीने आपला उजवा हात सूर्याचे हातात दिला इतक्यात गगनतल फोडून तो जो सूर्याचे किरण मंडळात घुसला तो त्याचे तेज सूर्याचे तेजात मिसळून जाऊन दोन्ही एका क्षणात आदित्यरूपच झाला <coughs> याप्रमाणे त्या दोघांची तेजे एकत्र झाली तेव्हा आम्हा संशय उत्पन्न झाला या दोघपैकी खरा सूर्य कोणता म्हणावा रथारूढ आहे का किंवा बाहेरून आला हा अशा आम्हाला संशय पडला असता आम्ही सूर्यालाच प्रश्न केला हा स्वर्गाला आक्रमण करून अपूर सूर्याप्रमाणे समजून गेला हा पुरुष कोण ओमशे त्रेसष्ट सूर्य म्हणाला हा देदिप्यमान पुरुष वायूचा मित्र म्हणजे अग्नी नव्हे कोणी असूर नव्हे किंवा पन्नग नेहवे नाही पन्नगही नव्हे हा एक भूलोकीचा मुनी असून उंच वृत्ती नावाचे एक व्रत आहे त्यात त्याने सिद्धी मिळवल्यामुळे त्या सिद्धी सिद्धीबलाने हा स्वर्गास गेला हा ब्राह्मण भूलोकी असताना फलमूल खाऊन किंवा झाडावरून पडलेली पाने खाऊन अथवा नुसते पाणी किंवा वायू भक्षण करून समाधान वृत्तीने राहत असे आणि या वृत्तीने राहून त्याने वेदमंत्रांची पारायने करून भगवान शंकरांची स्तुती केली व स्वर्गद्वार प्राप्त झावावे म्हणून यत्न केला त्यामुळे हा स्वर्गास गेला नागहो हा ब्राह्मण निसंग वृत्ती निस्पृह व सर्वदा शीलोच्छ वृत्तीने राहून प्राणीमात्रांचे हिताविषयी झटत असे अशा प्रकारे ज्यांना उत्तम गती प्राप्त होते त्यावर देव गंधर्व असुर किंवा पन्न यांचाही पराक्रम चलत नहीं ब्रह्म अे आश्चर्य मी ते पे कि मनुष्य आन शीलो ही शीलोच्छ व्रता ने सिद्धि पवन सिद्धां गतिशला व सद्या सूरयासहितो ही पृथ्वीभोती फिरत है ओम तत्स अध्याय तीनशे चौसष्टावा उंशवृत्युपाख्यान ब्राह्मण म्हणाला हे भुजंगमा खरेच तू मला मोठे आश्चर्य सांगितलेस ते ऐकून मी फारच संतुष्ट झालो आहे शिवाय तू मला समर्पक अशा शब्दानी मोक्षाचा मार्गही दाखविलास हे साधो नागश्रेष्ठा तुझे कल्याण असो मी आता जातो माझे स्मरण ठेव व काही कामकाज लागल्यास मला अवश्य निरोप पाठवीत जा नाग म्हणाला हे ब्राह्मण आपण सांगितले होते की प्रथम माझी शंका फेड आणि मग माझे मनातले प्रयोजन काय आहे ते तुला सांगेल असे असता आपण आपले मनातले कार्य न सांगता चालला हे बरोबर नाही तर ज्या कार्यासाठी म्हणून तुम्ही येथे आला ते कार्य मला सांगा कदाचित हे द्विजश्रेष्ठ आपले मनातील कार्य उघड शब्दानी मला न सांगता ते मी होऊनच करून गेलो असलो तरी देखील मला विचारून माझी अनुज्ञा घेऊन मग आपण जावे हे नीट आहे हे सुव्रत आपली जर माझे ठिकाणी इतकी भक्ती आहे तर हे विप्रशे एखाद्या झाडाखाली जा जा भेटलेले वाटसराप्रमाणे केवळ माझे दृष्टीस पडून मला तसेच सोडून जाणे आपल्याला शोभत नाही हे द्विजश्रेष्ठ आपले ठिकाणी माझी भक्ती व तशीच माझे ठिकाणी आपली भक्ती आहे यात संशय नाही आणि माझ्यासारखा मित्र असता तुम्हाला चिंता ती कशी करायची कशाची हे निष्पा हा सर्व लोक आपलाच आहे असे समजा ब्राह्मण म्हणाला हे आत्मवेत्या भुजंगमा तू म्हणतोस ते खरे आहे खचितच देव तुझ्या पलीकडे नाही आदित्य मंडलात जो पुरुष तोच तू तोच मी आणि जो मी तोच तू व मी तू आणि ही सर्व भूते ही त्या रूपी म्हणजे आत्मरूपी एकच आहो हे नागनाथा पुण्यसंचय कोणत्या साधनाने करावा याविषयी मला संशय होता परंतु तू जे आता उंच व्रताचे कथन केलेस त्या वर्ताने माझी अर्थसिद्धी खास होईल यासाठी मी आता ते व्रत करणार हा माझा निश्चय ठरला मी ज्या श्रेष्ठ कार्यासाठी तुझेकडे आलो होतो ते माझे कार्य साधले आता हे साधो भुजंगमा मी कृतार्थ झालो याकरता मी तुझा निरोप घेतो तुझे कल्याण असो अध्या वा बीश्म सांगतात हे राजा, या त्या नागाचा निरोप घेऊन तो ब्राह्मण निश्चय करून सक्षौर प्रायश्चित्तपूर्वक उंचव्रताची दीक्षा घेण्याकरता चवन भार्गवाकडे गेला आणि चवन भार्गवाने त्याला दीक्षा दिल्यावर तो केवळ धर्माचरण करीत राहिला व त्याने आपली मूल मूळपासूनची सर्व कथा भार्गवाला सांगितली हे राजेंद्रा त्या भार्गवाने ती कथा जनकाचे घरी असता महात्मा नारदाला दिली पुढे तीच कथा सदाचरणी नारद यांनी देवेंद्राच्या भुवनात प्रश्न केल्यावरून देवेंद्राला सांगितली नंतर हे भरतश्रेष्ठा राजा त्या देवेंद्राने जे दे चांगले चांगले ब्राह्मण होते त्या सर्वांना ही कथा सांगून टाकली हे राजा माझे जेव्हा परशुरामाशी दारुणयुद्ध झाले तेव्हा मला ही सांगितली आणि हे श्रेष्ठ धर्म पालका तू ही मोठा धार्मिक प्रश्न करता भेटलास म्हणून ही तुला ही मोठी पवित्र व धर्मप्रद अशी उत्तम कथा सांगितली हे राजा श्रेष्ठ धर्म कोणता म्हणून तू मला जो प्रश्न केलास त्याचे उत्तर त्या ब्राह्मणाने आचरला तो हे होय आता त्या ब्राह्मणाने काय केले म्हणशील तर त्याने सर्व विषयच्छा सोडून धर्माचरण करण्याविषयी कंबर बांधली आणि त्या नागेंद्राच्या उपदेशावरून स्वकर्तव्य जाणून अहिंसादी व नियम, यांचे कटाक्षाने पालन करून तो वनात राहिला आणि तेथे शेतातील खड्यावरून टिपलेल्या नेमके दाण्यांवर निर्वाह करून म्हणजे उंचवृत्तीचे उत्तम प्रकारे पालन करून तो जने सांगित उतम गतिला ओं तत्स का वाचा कृतस्वभावात् बुद्ध्यात्म सुतस्वभा कौमी यदं पराणाएति सर्पयामी गोपाल भगवान की जय